पुस्तक भगवान बुद्धनी आणि त्यांचा धम्म लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग पाचवा सद्धम्म म्हणजे काय एक मनाची मलिनता दूर करणे एक एकदा तथागत हे स्त्रावस्ती स्वास करीत असताना कोसल राजा प्रसेनजी त्याच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या भक्ति सान्निध्य गेला दोन सकाळी नगरात प्रवेश करून आपले आधारातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले यामध्ये त्याचा हेतु लोकांना भगवान बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे त्याचा धर्म कळावा त्याच्यावर श्रद्धा बसावी हा होता 3. भगवान बुद्धाने त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्षू संघाचा नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाला चार भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतूसमूहासमोर त्याने धर्मोपदेश प्रारंभ केला पाच यावेळी त्या श्रोतुवंदात दोन व्यापारी त्याचे भाषण ऐकत होते सहा त्यापैकी एक मनात विचार करू लागला असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाची किती थोर शहानपण दिसते किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे सात दुसऱ्याच्या मनात विचाराला असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आण राजाचा किती मूर्खपणा आहे आठ गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हमरत असते त्याप्रमाणे भगवान बुद्ध या राजामागून जात आहे ते नगर सोडल्यानंतर हे दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले 9. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चातुर्महाराजिक देवतांनी संयमित आणि संरक्षित ठेवला दहा उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसळल्याप्रमाणे एकसारखा पेत होता शेवटी झोप आल्याने तो गुत्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला अकरा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सार्थ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला बारा पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशात एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठीत करण्यात आली तेरा त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाआटने मनात आणून त भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले चौदा त्यावेळी त्या जगद्वंद्व्य बुद्धाने त्या दुष्टबुद्धी व्यापाराच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाराच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटलं पंधरा मन सर्वांचे मूळ आहे मन हे स्वामी आहे मन हे कारण आहे सोळा मनात दुष्टविचार असतील तर माणसाचे विचार माणसाचे शब्द आणि कार्यही दुष्ट बनतात पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रथाची जाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात सतरा मन हे सर्वांचे मूळ आहे तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते मनात सद्विचार असतील तर माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगली असतात आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते एकोणीस हे शब्द ऐकून राजा त्याचे प्रधान आणि तर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धर्मदिक्षा ग्रहण केली आणि ते त्याचे शिष्य झाले 2. जग हे धम्म राज्य बनविणे एक धम्माचे प्रयोजन काय 2. याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहे तीन माणसाला ईश्वर मार्गाला लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्व शिकविणे हे सामान्यतावरील प्रश्नाला उत्तर येते चार बहुतेक धर्म तीन प्रकारच्या राजासंबंधी बोलतात पाच एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात दुसऱ्याला इहलोकेचे राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात सहा असे म्हणतात की स्वर्ग राज्यात देवांचे शासन चालते नरक राज्यात दुष्टांचे राज्य चालते इह लोकेच्या राज्यासंबंधी वाद आहेत ते शैतानाच्या मानलिकत्वाखाली नसते त्याप्रमाणेच देवांचे सार्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते एक दिवस ते पसरेल अशी अपेक्षा मात्र असते सात काही धर्मांमध्ये स्वर्ग राज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे ते धर्मराज्य असते आठ इतर काही धर्मात स्वर्गराज्य हे इहलोकी असत नाही ते फक्त स्वर्गाचे दुसरे नाव आहे जो, जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रसिद्धावर श्रद्धा ठेवी त्यालाच तेथे पोहोचता येते स्वर्गलोकी पोहोचल्यावर त्या धर्मानिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात नऊ सर्व धर्म असे उद्देशतात की या स्वर्ग प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे आणि ते कसे साधावे हे सामने, त्या सर्व धर्माचे कार्य असावे दहा धर्माचा उद्देश काय याला भगवान बुद्धाचे उत्तर अगदी वेगळे होते अकरा जीवनाचा उद्देश काहीतरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे असे त्यांनी लोकांना सांगितले नाही त्याचे म्हणणे असे की धर्माचे राज्य इहलोकीचे आहे आणि त्याची प्राप्ती धर्मशील आचारानेच घडते बारा त्यांनी असे सांगितले आहे की दुःख निरा प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाचे धर्मानेच वागले पाहिजे आणि अशा व्यवहारानेच इहलोकी धर्मराज्य स्थापन केले पाहिजे तेरा यामुळेच त्याचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो चौदा त्याचा धर्म पंचशील अष्टांगमार्ग आणि पारमिता यावर भर देतो पंधरा भगवान बुद्धाने या त्रेवरच आपला धर्म का आधारला कारण जीवनमार्गाचे हे तीन घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो सोळा माणसाचे दुःख हे माणसा माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे 17. हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखी ही धर्माने स्नायीशी होऊ शकतात अठरा म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे एकोणीस ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्य करावी लागतात असं तो म्हणतो वीस धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशलकर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्या आधारे आचार करण्याचे शिकविले पाहिजे एकवीस धर्माने आचरण्यास अयोग्य अकुशलकर्म कोणते हे ओळखण्याचे आणि टाळण्याचे शिकविले पाहिजे बावीस याशिवाय अतिशय महत्वपूर्ण असे मानलेले धर्माचे दोन उपदेश भगवान बुद्धाने शिकविले तेवीस धर्माचा पहिला उद्देश म्हणजे माणसाला प्रार्थना धार्मिक विधी यज्ञ याजन शिकविण्याऐवजी त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला वळण लावणे म्हणजे सुसंस्कृत करणे चोवीस देवदाहसूत्रात जैन धर्माची चर्चा करताना भगवान बुद्धाने हा उद्देश स्पष्ट केला आहे पंचवीस जैन धर्माचा संस्थापक असे मानित असे की सर्व वैयक्तिक सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे गतजन्मी केलेल्या कर्मांचे फळ आहे सव्वीस असल्यामुळे गतजन्मीच्या दुष्कर्माचे विरेचन केले असता आणि नवी दुष्कर्मे न केल्यास भविष्य भोगायचे काहीच राहत नाही भविष्यकाळात भोगायला लावणारे दुष्कर्माचे परिणाम उरले नाहीत की दुष्कर्म क्षय पावते आणि दुष्कर्म क्षय पावले की दुःखाचा क्षय होतो आणि सर्व दुःखाचेच मुळापासून उच्चाटन होते 27. असा जैन धर्माचा दृष्टिकोन आहे 28. यावर भगवान बुद्धाने असा प्रश्न केला तुम्हाला असे सांगता येईल का की या इथे दुष्टवृत्तीचा उच्छेद केला की त्या क्षणी तिथे सत्प्रवृत्तीची स्थापना होते एकोणतीस याचे उत्तर नाही असेच आले तीस तेव्हा भगवान बुद्धाने विचारले जोपर्यंत तुम्ही दुष्ट दुष्टवृत्तीचा त्याग करून सत्प्रवृत्तींचा अंगीकार करण्याचे मनाशिक्षण दिले नाही तोपर्यंत गत दुष्कर्माचे विरेचन आणि नव्या दुष्कर्माचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे 31. भगवान बुद्धाच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता सत्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे बत्तीस म्हणूनच भगवान बुद्धाने चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे ते धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध अत्यंतिक महत्वाचा मानतो तो म्हणजे एखादे तत्व उचित म्हणून समजल्यावर जर कोणी साथी नसला तरी धैर्य आणि तत्वाच्या मार्गापासून विचलित न होणे चौतीस सल्लेखसुत्तामध्ये भगवान बुद्धाने या मुद्द्यावर भर दिलेला आहे पस्तीस तेथे तो म्हणतो छत्तीस जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करीत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे सदोतीस जरी दुसरे लोक हत्या करीत असले तरी तुम्ही हत्या कामा नाही अडोतीस जरी दुसरे लोक चोरी करीत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये एकोणचाळीस दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे चाळीस दुसरे लोक खोटे बोलत असले निंदा करीत असले जोरजोराने निषेध करीत असले बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये एक्केचाळीस जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये बेचाळीस जरी, जरी दुसरे लोक द्वेष करीत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये त्रेचाळीस जरी दुसरे लोक मिथ्या दृष्टीचे मिथ्या संकल्पाचे मिथ्या वाणीचे मिथ्या क्रियेचे मिथ्या समाधीचे असले तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गापासून विचलित होता कामा नये चौवेचाळीस जरी दुसरे सत्य आणि निर्वाण बाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या मार्गापासून विचलित होता कामा नाही पंचेचाळीस जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषांपासून विमुक्त असले पाहिजे शेचाळीस जरी दुसरे लोक गर्विष्ट असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे सत्तेचाळीस जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे अठ्ठेचाळीस जरी दुसरे लोक क्रोध द्वेष मत्सर कृपंता लोभ ढोंग कपट निर्बुद्धपणा उद्धटपणा आगाऊपणा दुष्टसंगत आशीपणा अश्रद्धा निर्लज्जपणा सत असतविवेकाचा अभाव अडाणीपणा निष्क्रियता गोंधळ शहानपणाचा अभाव इत्यादी दोघांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषांच्या विरोधी असलेले गुण अंगी बांधविले पाहिजेत दुसरे लोक जरी लौकिक लो वस्तूंना चिकटून असले त्या वरील आपली पकड सैल होऊ देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्यागशील राहिले पाहिजे पन्नास मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच काय तर समग्र विज्ञान जाणीव सुद्धा प्रभावित होते म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प मी जेवर तपशराने सांगितले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे एक्कावन्न भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे ख धर्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो, तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो एक धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे धम्म जेव्हा विद्या सर्वास मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय एक ज्ञानार्जनाची मुभा सर्वस मोकळी ठेवता येत नाही असा ब्राह्मणी सिद्धांत होता या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे दोन ब्राह्मण क्षत्रीय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकी ती फक्त या पुरुष वर्गालाच होती तीन स्त्रिया या ब्राह्मण क्षत्रिय अथवा वैश्य असो त्याप्रमाणेच क्षुद्र पुरुष असो अथवा स्त्री असो त्या सर्वांना ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता चार ब्राह्मणांच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धाने बंड उभारले पाच ज्ञानमार्ग मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो तो सर्वांना मोका असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असे सहा पुष्कळ ब्राह्मणानी त्याच्या मताला विरोध केला लोहीच्च ब्राह्मणावर झालेला त्याचा वादविवाद त्याच्या या मतावर चांगलाच प्रकाश टाकतो सात एकदा कोसळ जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूंसह परिभ्रमण करीत असता तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्षरांगांनी परिवेष्टीत अशा एका खेड़गावी आल आठ यावेळी शालवाटिकेत लोहीच्या नावाचं एक ब्राह्मण राहत ही शालवाटिका चांगली गजबजलेली पुरणे झाडी आणि धनधान्याने भरलेला प्रदेश होता हा प्रदेश कोसलचा राजा प्रसेनजीत याने त्या ब्राह्मणाला सर्वाधिकारासहित दान केलेला होता 9. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने दानार्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शुधना देऊ नये असे त्या लोहित् ब्राह्मणाचे मत होते दहा तथागत शालवाटिकेत राहत आहे हे लोहित् ब्राह्मणाला कळले अकरा हे कळल्यावर लोहितच्याने आपला नावी भेसिक यास सांगितले भेसिका इकडे ऐक तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार तुझा आजार बरा आहे ना तुझे प्रकृती स्वास्थ्य ठीक आहे ना हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे बारा तो म्हणाला ठीक आहे महाराज तेरा लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली चौदा दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शाल वाटिकेकडे निघाले पंधरा भगवान बुद्धला आणण्यासाठी लोहीच्या पाठविलेला दूध भगवान बुद्धाच्या मागे एक एक पाऊल टाकीत चालला होता रस्त्यात त्याने तथागताला लोहितच्याचे ते दुष्टमत म्हणजे श्रम अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रणा शिकवू नये सांगितले सोळा तथागताने उत्तर दिले भेसिका ठीक आहे ठीक आहे सतरा तथागत त्या लोहीच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्यासाठी जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले अठरा त्या लोहीच ब्राह्मणाने बुद्ध संघ प्रमुखाला आपल्या हाताने गोड कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न तो नको नको म्हणेपर्यंत वाढले एकोणीस तथागतांचे भोजन संपल्यानंतर त्यांनी आपले भिक्षापात्र हात धुतले नंतर लोहीच्याने एक ठेंगणे आसन आणून तो तथागताच्या बाजूला त्या आसनावर बसला वीस लोहितच्या शरीरने वसल्यावर तथागताने विचारले लोक म्हणतात की श्रमन अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकवू नये असे तुझे है है। मत आहे ही गोष्ट खरी आहे काय एकवीस लोहितचं म्हणाला होय गौतमा माझे मत तसेच आहे बावीस लोहितचं तुला काय वाटते तू शाल नांदत आहेस नाही का होय गौतमा मी शाल नांदत आहे तेवीस लोहीचं मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला या शालवाटिकेत लोहित् ब्राह्मणाचे राज्य आहे त्याला एकट्याच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्यात उत्पन्न होणारा माल याचा उपयोग घेऊ द्या दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका असे बोलणाऱ्याला तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही चोवीस अर्थात गौतमा मी त्याला संकट निर्माता समजेन पंचवीस अशा संकट निर्मात्याला तू त्यांचा हित करता मानशील काय लोही लोहित उत्तर दिले अर्थात नाही गौतमा मी त्याला त्यांचा हित करता मानणार नाही 27. अशा रीतीने त्यांचा हिताची परवा न करणाऱ्या माणसाचे अंतकरण प्रेमभावयुक्त आहे की वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील अठ्ठावीस गौतमा मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन एकोणतीस पण ज्यामुळे माणसाचे अंतकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील तीस गौतमा मी तो सिद्धांत वाईट आहे असेस मानेन 31. मग लोहितच्या मला सांग कोसलचा प्रशंजित राजा काशी आणि कोसल प्रांताचा अधिपती नाही काय 32. होय गौतमा तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे 33. मग लोहितच्या कल्पना कर कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रशंजित राजा याच्या छत्राखाली तेला तेला काशी आणि कोसल प्रांत आहेच त्याला एकट्यालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तिथे उत्पन्न होणारा माल यांचा उपभोग घेऊ द्या दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि जे इतर प्रसंजिताचे आश्रित आहात त्यांना संकटात राखणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही चौतीस होय गौतमा मी त्याला संकट करताच समजेन पस्तीस अशा संकटकर्त्या माणसाला तू हित करता मानशील काय छत्तीस नाही गौतमा तो त्यांचा हित करता नव्हे आणि जर तो त्यांचा हित करता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे अडोतीस गौतमा ते वैरयुक्त आहे एकोणचाळीस ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरयुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते की चांगला चाळीस गौतमा तो सिद्धांत वाईट आहे एक्केचाळीस मग लोहितच्या तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शाल वाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा दुसऱ्या कोणालाही त्यातील काही देऊ नये त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रशंजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भुगावे दुसऱ्या कोणाला त्याने काही देऊ नये तर तो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संगटात टाकणारा ठरेल असे जे दुसऱ्या संगटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो आणि अंतकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैरआहे बेचाळीस तद्वद हे लोहीच्या जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्रीसुधाराणा देऊ नये असे म्हणतो त्याचे ते मत वैरभावावर आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो त्रेचाळीस अशा प्रकारे जो कोणी शुद्राना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो तो त्यांचा हितचिंतक ठरत नाही अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो चौरेचाळीस आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवितो तो, तो सिद्धांत गैर आहे 2. धम्म जेव्हा केवळ विद्यापूरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते एकदा एक भगवान बुद्ध कोसांबीच्या सुस्वर विहारात राहत होता तेथे जमलेल्या ज्या लोकांना तो उपदेश करीत होता त्याच्यामध्ये एक ब्रम्हचारी होता दोन त्या ब्रम्हऱ्याला अभिमान वाटत असते की वेद ज्ञानात आपण अद्वितीय आहोत वादविवादात हरविणारा कोरीनं आढळल्यामुळे तो ज्या ठिकाणी जाई त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे तीन एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला त्याने त्या ब्रम्हऱ्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले त्यावर तो ब्रम्हचारी म्हणाला चार जग अंधकारमय आहे व लोक भ्रांत आहेत त्यामुळे जितका प्रकाश निर्माण करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो पाच त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धाने हाक मारून विचारले या मशालीने तू काय करीत आहेस सहा त्या ब्रम्हचार्याने उत्तर दिले लोक सर्व अज्ञानाच्या अंधकारात सास्पडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो सात नंतर तथागताने त्याला परत विचारले खरोखर तू इतका विद्वान आहेस धर्मग्रंथातील चार विद्या म्हणजे शब्दविद्या ज्योतिर्विद्या राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय आठ या विज्ञांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रम्हचार्याला कबूल करावे लागले त्याने ती मशाल फेकून दिली भगवान बुद्धाने त्याला उद्देशून म्हटले नऊ मनुष्य किती विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार तीन धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवितो तेव्हा तो सद्धम्मरूप पावतो एक ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानेल माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पूजारह माणीत दोन ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते त्यांना सुचवायचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे तीन भगवान बुद्धाने विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहानपणा यांच्यामधील भेद आहे चार असेही कोणी म्हणेल की ब्राह्मणही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भरत आहे 5. ते कदाचित खरे असेल परंतु भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणाची प्रज्ञा यात महद अंतर 6. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धाने हा भ्द फार चांगल्या रीतीनं स्पष्ट केला आह सात एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळच्या वेळुवनात रामाच्या कलंद कनिवासात उतरला आठ त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य अमात्यवर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला आदर आणि तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्यांच्या समीप बसला आणि म्हणाला नऊ श्रमण गौतमा जेव्हा पुरुषाच्या अंगी चार गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात हे चार गुण कोणते दहा पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीस त्या वचनाचा तत्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टींचे स्मरण असले पाहिजे आणि करता आले पाहिजे अकरा गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे कोणती कारणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे बारा श्रमण गौतमा माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही जरा श्रेष्ठ पुरुष समजतो जर हे गुण गौतमांना प्रशंसने वाढत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसा करावी उलट पक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा तेरा ब्राह्मणा या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही चौदा तू सांगितलेस अगदी वेगळे चार गुण पुरुषांच्या अंगी असले तर मी त्याला प्रज्ञावान मानतो हे चार गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे स्वभावतारम्य आणि स्वभावतास लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्यांनी पुष्कशा माणसांना अनुयायी बनविलेले असले पाहिजे पंधरा ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवितो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे सोळा जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजेत किंवा जे संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारी त्याला घेता आली पाहिजे म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा अधिकारी असला पाहिजे सतरा त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडित अशी जी चार ध्याने ज्यात रमवान होणे या जीवनातही सुखकर आहे त्याला स्वेच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजे अठरा तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवानचा नाश करतो अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो प्रज्ञेमुळे लाभलेल्या या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो एकोणीस म्हणून हे ब्राह्मणा नाही तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोष देऊ शकत नाही परंतु मी सांगितलेले चार गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो वीस श्रमण गौतम हे खरोखर आश्चर्य आहे किती चांगल्या प्रकारे तू हे सांगितले आहेस एकवीस मी स्वतः गौतमाच्या अंगी हे चार गुण आहेत असे मानतो तो बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी जटत असतो तो त्यांना स्वभावतात सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो 22. खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो तो आपल्या विचारांचा स्वामी आहे तेवीस खरोखर गौतम हा इच्छेनुसार चार ध्याने करू शकतो खरोखर आसव नाशाने आपले अंतकरण विमुक्त करतो ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो चोवीस या ठिकाणी भगवान बुद्धाची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केला आहे पंचवीस या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्वाची का मानतो हे त्याने स्पष्ट केले आहे ग धम्माला सद्धम्मरूप प्राप्त व्हावायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे एक केवळ प्रज्ञाही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो ते सद्धम्मरूप पावतो एक प्रज्ञाही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे शिलाशिवाय प्रज्ञा भयंकारक आहे दोन केवळ प्रज्ञाही भयंकारक आहे तीन प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे चार शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल पाच परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल सहा म्हणूनच प्रज्ञा ही शिलापेक्षा महत्वाची आहे सात प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती आठ शिलाशिवाय भगवान बुद्धाने पाच मूलतत्वे सांगितली आहे नऊ पहिले जीवहत्येसंबंधी दहा दुसरे चोरीसंबंधी अकरा तिसरे वैषयिक अणितीसंबंधी 12. चौथे खोटे बोलण्यासंबंधी 13. आणि पाचवे मद्यपानासंबंधी चौदा आणि यापैकी प्रत्येक संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये चोरी करू नये खोटे बोलू नये वैषयिक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये 15. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शिलाला महत्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे सोळा ज्ञानाचा उपयोग माणसाच्या शिलावर अवलंबून आहे शिलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे तो एके ठिकाणी म्हणतो सतरा दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो शीला समान या जगात दुसरे काही नाही अठरा शील हा प्रारंभ आणि शेवट आहे सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे सर्व चांगले अवस्थांतील ती सर्वोत्तम अवस्था आहे म्हणून आपले शील शुद्ध करा दोन धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याबरोबरीने करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्मरूप पावतो एक बुद्ध धम्माचे अधिष्ठान का यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे दोन प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे तीन या वादामुळे बुद्धानुयात दोन शाखा उत्पन्न झाल्या एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे चार या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकींपासून विभक्त झालेल्या आहेत पाच भगवान बुद्धाच्या शब्दांची कसोटी या दोन्ही शाखांना लावली असता त्या दोन्ही शाखा चुकीच्या वाटतात सहा प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे याबद्दल मतभेद नाही सात वाद आहे तो हा की करुणा सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय आठ करुणा ही त्याच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयात आहे नऊ याचे समर्थन बुद्धवचनानेच करता येईल दहा पूर्वी गांधार नावाच्या देशात एका भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिकू होता तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलीन होई अकरा तो गांधार देशातील एका विहरात राहत असे कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात सहाय्य करीत नसे बारा एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह गेला आणि आवश्यक पाणी भांडी गरम पाणी घेऊन तो म्हातारा भिक्खू जिथे पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्ंसह येऊन पोहोचला तेरा त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की त्या सर्व भिक्कूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली परंतु तथागताने शुक्र देवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला चौदा असे म्हणतात की देवा धरणिकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की राजा त्याचे प्रधान देव आणि नाग तेथे ते सत्वर धावत आले आणि भगवान बुद्धाची पूजा करू लागले पंधरा तथागताला उद्देशून त्यांनी विचारले इतक्या थोर उदात्त महापुरुषांनी असले घरडे काम का करावे यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले सोळा या जगात जे गरीब आहेत असहाय्य आणि अनाहत आहेत त्यांचा तथागत मित्र आहे शारीरिक व्याधींनी पछाडलेले आहेत मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणी असोत त्यांची सेवा करण्यासाठी जे दरिद्री अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागताचा जन्म आहे तीन जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा धम्म रूप पावतो एक भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबला नाही दोन करुणा म्हणजे प्राणीमात्रासंबंधी दया भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकविली मैत्री म्हणजे अखिल जीवजाती संबंधी प्रेम तीन केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीवजातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धाची शिकवणं आहे चार श्रावस्ती येथे राहत असताना एका सुत्रात भगवान बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे पाच मैत्री मैत्रीसंबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला सहा समजा एक मनुष्य एक वीर खंत आहे भूमी त्यामुळे रागवते काय सात नाही भगवान नाही ते भिक्खू उत्तरले आठ समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्र रंगवू लागला तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हाला वाटते काय नऊ नाही भगवान दहा का नाही बिकू म्हणाले कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल अकरा त्याप्रमाणे तुमच्या मनातही काळे किलमिश असता कामा नाही कारण किलमिशे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंब असतात बारा समजा एकादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला तर त्याला आग लावता येईल काय तेरा नाही भगवान चौदा का नाही कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राही नाही पंधरा आपले प्रवचन संविध भगवंत म्हणाले ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्निने विचलित न होता गंगाजर सारखे वाहत राहते त्याप्रमाणे भिक्कुंनो तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे सोळा भिक्कुंनो मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे आपले मन पृथ्वीसारखे खंबीर हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचारित होणार नाही कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमवून जातात सतरा तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्या द्वेषाचा सा लवलेश नसावा अठरा माझ्या धम्मानुसार केवळ करुणे वागणे हे पुरेसे नाही त्यात मैत्रीणी वागणे आवश्यक आहे एकोणीस या प्रवचनात भगवंतानी भिक्कुना एक कथा सांगितली ती संस्मरणीय आहे 20. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलिंशी राहत असे ती सभ्यता लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती तिची एक मोडकरण होती तिचे नाव काली मोठी चलाक सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती कालीने स्वतःशी विचार केला माझ्या मालकिनीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही किंवा तो ती प्रकट करीत नाही किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा मी तिला कसोटी लावून पाहते 21. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली मालकीनीने तिला हाक मारून विचारले तू इतक्या उशिरा का उठलीस मोलकर्ण म्हणाली त्यात काय बाईसाहेब रागवून आणि चिडून ती मालकीन मनाशी म्हणाली त्यात काही नाही काय लब्बाड कुठली बावीस मोलकणीने विचार केला राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही एवढेच मी माझे काम चोख बजावी दे म्हणून ती रागावत नसावी मी तिची आणखी कसोटीगी, घेईन म्हणून ती, ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली मालकीने विचारले का तू उशिरा मोलकनने उत्तर दिले त्यात काय आहे आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली असं त्यात काही नाही काय लब्बाड कुठली तेवीस असतर तर त्या मोलकणीने विचार केला राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे पण माझे काम मी नीट करते म्हणून ती तो दाखवित नाही मी तिची आणखी अधिक कसोटी घेईन चोवीस इतक्या उशीरा उठणे म्हणजे काहीच नाही काय लब्बाड मुलगी असे उद्गार काढून मालकीनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला 25. खोक पडून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून काळीने आरोया ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली पहा बाई माझी मालकीन किती लीन आहे सौम्य आहे माझी मालकीन हे एवढे कशासाठी तर तिची एकुलते एक मोळ करीन उशिरा म्हणून ती इतकी रागावली चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले सव्वीस याचा परिणाम असा झाला की विदेशी काही कोणी लीन आणि सौम्य सेन असून ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली सत्तावीस याप्रमाणे जोपर्यंत चीड आणण्याजोग काही म्हणले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्याच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडत अठ्ठावीस ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटल केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे मी समजत नाही ज्याची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो एकोणतीस पुण्याचनासाठी केलेली कृत्ये ही मैत्रीच्या एका षोशांशाच्याही मोलाची नाहीत मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता ती आपल्यामध्ये सर्व पुण्य कृत्यांना समाविष्ट करून घेते ती चमकते प्रकाशते ती प्रज्वलित होते तीस बिक्कुनो सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एका षोशाशही नसते चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपण सामावून घेऊन स्वतः चमकते प्रज्वलित होते त्याप्रमाणे पुण्याजनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एका षोठशाशही मोलाची नाही मैत्री म्हणजे अंतकरणाची स्वतंत्रता ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून घेऊन चमकते प्रकाशते प्रज्वलित होते एकतीस त्याप्रमाणेच भिक्कुं नो जसा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशातून उगवून सारे किल्मिश नाहिसे करतो आणि स्वतः चमकतो प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो अगदी त्याप्रमाणेच पुण्याजनासाठी योजलेली सर्व साधनेही मैत्रीच्या एक षोशांश इतकीही मोलाची नाहीत मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते प्रकाशते आणि प्रज्वलित होते घ धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत एक धम्माला सद्धरूप प्राप्त व्हायला त्याने माणसामानसात भेद करणारे अडसन मोडून काढले पाहिजेत एक आदर्श समाज कोणता ब्राह्मणांच्या मते वेदांमध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतःप्रमाण असल्यामुळे वेदप्रणित आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा समाज आहे दोन वेदप्रणित आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण तीन वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाहिल्या पाहिजेत 4. पहिली अट म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजे 5. या वर्णांचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत दुसऱ्या शब्दात सांगावेचे म्हणजे हे सर्व समान असता कामान आहेत तर प्रतिष्ठा अधिकार आणि विशेष यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत सहा ब्राह्मण हे सर्वांच्या वरती क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूत्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली सात चातुर्वर्णाचा सा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे वैश्यांचा व्यवसाय व्यापार धंदा क्षुद्रांचा व्यवसायवरील तीनही उच्च वर्णांची सेवा आठ कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावायचे नाही नऊ या आदर्श समाजाच्या सिद्धांतचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकविला दहा या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे अकरा भगवान बुद्धाचा या सिद्धांताला आमुलाग्र विरोध होता बारा तो जाती संस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता 13. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याच त्याने खंडन कल चौदा या मुद्द्यावर भगवान बुद्धाला भ्रमणा आणि आव्हान दिल परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविल पंधरा आश्वलयन सुक्तात एक कथा आली आह एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी आश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्याच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले। सोळा आश्वलायन भगवान बुद्धाकड़ गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला सतरा तो म्हणाला हि गौतमा ब्राह्मण असे मानतात की तिस्वत सर्वश्रेष्ठ वर्णाच असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आह पावित्र हक्वळ ब्राह्मणात वसत असत अब्राह्मणात ते वसत नाही केवळ ब्राह्मणच ब्रम्हणचे औरसपुत्र आहेत ते त्यांच्या मुखातून जन्मास आले तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे 18. भगवान बुद्धाच्या उत्तराने आश्वलायन अगदी गारठूनच केला एकोणीस भगवान बुद्ध म्हणाले आश्वलायना ब्राह्मणांच्या ब्राह्मण्या या होत नाहीत काय त्या गर्भधारणा करीत नाहीत काय त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना असे असून सुद्धा म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का वीस आश्वलायन निरुत्तर झाला एकवीस भगवान बुद्धाने आश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला बावीस आश्वलायना समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मणश्रीशी संभोग केला तर काय जन्मला येईल चतुष्पात प्राणी येईल की मनुष्य प्राणी तेवीस आश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही चोवीस नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलावायचे तर या देशात केवळ ब्राह्मणाच्याच अंतकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली भावना उत्पन्न होईल की इतर वर्ण्यांचे यांचे हृदयात ती उत्पन्न होईल 25. आश्वलायन म्हणाला चारही वर्णांच्या अंतकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात सव्वीस भगवान बुद्धाने विचारले आश्वलायना योन आणि कंबोज आणि त्यांच्या सान्निध्य असलेल्या देशात स्वामी आणि दास दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते हे तू ऐकले आहेस काय 27. अश्वलायनाने उत्तर दिले होय मी ऐकले आहे 28. तुमचे चातुर्वर्णीही आदर्श समाज रचना असेल तती ती सर्व देशात का आढळत नाही एकोणतीस या कोणत्याही मुद्द्यावर आश्वलायनाला जाती विषमता याविषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईल तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायीत्व पत्करले तीस वसिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता ब्राह्मण त्याच्या या धर्मांताबद्दल त्याला शिविगाळ करत असत 31. एक एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले बत्तीस वसिष्ठ म्हणाला भगवान ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च असून इतर सर्व वर्ण नीच थरातील आहेत ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत इतरांचे वर्णकृष्ण आहेत फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरेखुरे औरसपुत्र आहेत ते त्यांच्या मुखातून जन्मले आहेत तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले त्याने पैदा केलेले त्याचे वारस आहेत तेच आणि तू तर अभिजात वर्णाचा त्याग करून त्या नीच वर्णाच्या शिरमुंड्या भिक्कूंच्या त्या असंस्कृत श्रीमंतांच्या त्या कृष्णवर्णाच्या ब्राह्मणाच्या पायापासून जन्मलेल्या लोकांचं सा वंशजात सामील झाला आहे हे चांगले नाही हे काही उचित नव्हे आपला अभिजात वर्ण सोडून त्या नीच शिरमुंड्या कृष्णवर्णीय गावंडळ आणि आमच्या पूर्जांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात सामील झाला आहेस चौतीस भगवान या शब्दाने ते ब्राह्मण मला दोष देतात शेलक्या बेटूट शिव्या मला घालतात पस्तीस यावर बुद्ध म्हणाला वसिष्ठा खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेली दिसतात इतर वर्णातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणही गर्भार राहतात प्रसवतात आपल्या अर्भकाचे संगोपन करतात तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रम्ह्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले त्यांच्यापासून उत्पन्न झालेले त्यांनी पैदा केलेले त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात त्यामुळे त्या ब्रम्ह्याची नालस्ती मात्र करतात छत्तीस एकदा एसुकरी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ तीन प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला सदोतीस त्याने एकदा प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे ब्राह्मण म्हणतात ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाही इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्माला आले आहेत अडोतीस हौतम सेवा ही चार वर्णात विभागलेली आहे ब्राह्मणांची सेवा क्षत्रियांची सेवा वैश्यांची सेवा आणि क्षूद्रांची सेवा दुसरा शुद्रस करणार दुसरे कोण करणार एकोणचाळीस भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले ब्राह्मणाने केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे काळीस माझ्यासंबंधी विचारशील तर मी सेवा धंदा करावायची किंवा न करावायची यापैकी कशाचाच आग्रह धरीत नाही सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये परंतु जर सेवेने मनुष्य चांगला होत असेल वाईट होत नसेल तर ती सेवा करावी एक्केचाळीस क्षत्रियाचे ब्राह्मणाचे वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे बेचाळीस येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कूळ यावरून का ठरवू नये त्रेचाळीस या प्रश्नाला भगवान बुद्धाने उत्तर दिले वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो ज्या पदार्थापासून अग्निपेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओणक्याचा अग्नि आहे की ढलप्याचा अग्नि आहे काट्याकुट्याचा अग्नि आहे की शेणीचा अग्नि आहे हे ठरविले जाते त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपत्तीचे उगमस्थान आहे जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मा याचा फक्त नामनिर्देश होतो कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही तीच गोष्ट स्वरूप संपत्तीची आहे कारण तुला असे येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी चोर व्याभिचारी खोटे बोलणारा निंदक शिवीगाळ करणारा बडबड करणारा लोभी दीर्घद्वेषी अथवा थुकीचे मते असलेला आढळेल म्हणून तो म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष या दुर्गणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल म्हणून मी म्हणतो मन कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही पंचेचाळीस येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा शेचाळीस येसुकारी तथागतांना म्हणाला ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे चार प्रकार मानतात दानापासून ब्राह्मणाची उपजीविका क्षत्रियाची धनुष्यबाणापासून कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शुद्राची जर या चारापैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे सत्तेचाळीस ब्राह्मणांचे हे वर्गीकृत सर्व जगास मान्य आहे काय बुद्धाने विचारले अठ्ठेचाळीस येसुकारने उत्तर दिले नाही एकोणपन्नास येसुकारीला भगवान बुद्धाने सांगितले उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे पन्नास जाती विषमता उच्चता कनिष्ठता हे भेदभाव असू शकत नाही सर्व सारखेच आहे असा भगवान बुद्धाचा उपदेश होता एक्कावन जसे दुसरे तसाच जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्यांशी समरसवा हा भगवान बुद्धाचा उपदेश होता दोन धम्माला सद्धमरुंभ यावायला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे एक ब्राह्मण प्रणीत चातुर्वर्णाचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता दोन ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापांच्या पोटी येणारा मनुष्य वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य तीन ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसरे कशावरही अवलंबून नाही चार चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घुणास्पद वाटत असे पाच त्याच्या सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताचा अगदी विरुद्ध होता त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगाच्या योग्यतेवर अवलंबून आहे सहा ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्वाचा आहे सात एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवनारामात राहत होती, एके दिवशी दुपारी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्तीनगरात भिक्षेसाठी प्रवेश केला आठ त्यावेळी हुमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती भिक्षाटन करता करता भगवान अग्निक ब्राह्मणाच्या दारी आले त्याच्या घरात हुमाग्नी पेटला होता आहुतीची तयारी चालू होती नऊ भगवंतांना आपल्या दाराशी पाहून अग्निक म्हणाला हे केशकुंचिता थांब ते हे करंड्या बिकू तेथेच थांब हे दिनवृषला बहिष्कृत माणसा तेथेच स्थान दहा ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले हे ब्राह्मणा वृषल बहिष्कृत कोणाला म्हणावायचे माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय अकरा नाही गौतमा कोणाला वृषल बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य वृषल बहिष्कृत ठरतो हे मला काही माहीत नाही बारा भगवान त्याला म्हणाले वृषल बहिष्कृत कोणाला म्हणावायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर दर आग्रह तुधारित आहेस तर सांग तुला काय सांगायचे आहे तेरा ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले चौदा जो मनुष्य स्वभावाने रागीट दीर्घद्वेषी दुर्गुणी निंदाप्रिय मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला वृषल बहिष्कृत समजावे पंधरा जो सजीव प्राण्यांना पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही तो रुशल बहिष्कृत समझावा. सोळा जो खेड्यापाड्यांना वेडा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो रुशल बहिष्कृत समजावा सतरा जो गावात जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो रुशल बहिष्कृत समजावा अठरा जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो रुशल बहिष्कृत समजावा एकोणीस जो एखाद्या क्षुद्र वस्तूच्या वासनेने वाटसरळ लुबाडतो, व प्रसंगी त्याची हत्याई करतो तो रुशल बहिष्कृत समजावा वीस जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो तो रुशल बहिष्कृत समजावा एकवीस जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादतिक्रमण करतो तो रुशल बहिष्कृत समजावा 22. जो संपन्न असू नाही आपल्या गत यवनात वृद्ध अशा माता पितरांचे पोषण करीत नाही तो रुशल बहिष्कृत समजावा तेवीस जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्ला मसलत देतो आणि कपटीपणा शिकवितो तो ऋषल बहिष्कृत समजावा चोवीस जन्माने कोणीच ऋषल बहिष्कृत नसतो त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही पंचवीस भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळाबद्दल त्या आग्निकाला आपली लाज वाटू लागली तीन धम्माला सद्धम रूप यावायला त्याने धम्माने माणसा माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे एक जन्माने माणसे विषम असतात दोन काही बळकट तर काही दुबळी असतात तीन काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते चार काहींच्या अंगीत थोर कर्तृत्वशक्ती असते तर काहींच्या अंगिती फारच थोड्या प्रमाणात असते 5. काही सदन असतात तर काही दरिद्री असतात 6. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावायचा असतो 7. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मांडले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल आठ विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय नऊ या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकार आरती देतात दहा परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय अकरा याला कोणीही होकारार्थी उत्तर होऊ शकणार नाही बारा याच कारणास्तव हो, धर्म समता शिकवितो जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल तेरा समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची योग्यताम पुरुषाची नवे। चौदा याज कारण असतो मुख्यतः धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो पंधरा हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे यास्तो, जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे म्हणणे होते सोळा स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा अशा तऱ्हेच्या कर्मांचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय 17. जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याचा आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नवे काय अठरा जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे एकोणीस भगवान बुद्धाच्या धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रदान असा धर्म आहे